वाल्मिकी रामायण अयोध्याकांड स्वर्ग नव्याण्णव सेनेला मुक्काम करायला लावून उत्सव झालेला भरत भावाला भेटण्याकरता शत्रुघ्नाला पुढील प्रमाणे सूचना देऊन निघाला वशिष्ठ ऋषींना सांगून माझ्या मातांना लवकर घेऊन ये असे म्हणतो गुरुप्रेमी झपाट्याने पुढे निघाला सुमंत्र ही शत्रुघ्नाच्या जवळूनच कारण त्याला सुद्धा भरताप्रमाणेच रामदर्शनाची आस लागून राहिले होते तिकडे भरत जात असता त्याला तापसाच्या वस्तीत भ्रात्याची पर्णकुटी आणि पर्णशाळेच्या झाडावर टाकलेली गवती वस्त्रे भरताला आढळली त्या क्षेत्रात थंडी करता म्हणून हरिणांच्या आणि म्हशींच्या वाळलेल्या शेणांचे मोठे ढीक केलेले त्याला दिसले महाबहू तेजस्वी भरत शत्रुघाला आणि सर्व आमत्याने म्हणाला होते त्या ठिकाणानेच बांधली असावी अवेळी या वाटेने जाणाऱ्यांना खुणे करतात ते असावे आणि उंच सोळे दात असलेले वेगाने जाणारे आणि एकमेकांना गर्जना करीत हाका देणारे हत्ती पर्वताच्या पलीकडच्या बाजूकडे येथून जात असावे तापसजन जो वनात अग्निवनात करता सतत जागरूक ठेवी इच्छितात त्या अग्नीचा हा धुराचा लोट दिसतो येथे वना पित्याचा आदर करणाऱ्या त्या पुरुषश्रेष्ठ आनंदी महर्षीसारख्या आर्य रामाचे दर्शन होईल चित्रकुटावर काही चालून गेल्यावर तो राघव मंदाकिनीच्या तीरावर आणि बरोबरच्या मंडळींना म्हणाला जगात शूर पुरुष वीरासन घालून असतात पण हा जनांचा राजा निर्जन वनात येऊन झिकार असो माझ्या जन्माला आणि माझ्या जीविताला महा तेजस्वी लोकनाथावर माझ्यामुळे ही आपत्ती आले सर्व इच्छा टाकून देऊन हा राघव येऊन राहिला असा मी लोकांच्या निंदेला पात्र झालेला आज रामाच्या सीतेच्या आणि लक्ष्मणांच्या पायावर पडेन आणि त्यांची मनधरणी करेन असा तो दशरथ पुत्र त्या वनात विलाप करीत जात असताना त्याला एक मोठी पुण्यमयी सुंदर पर्णशाळा दिसली तिच्यावर साल ताल आणि अश्वकर्ण या पाने दाट अंथरली होती ती शाला विशाल होती यज्ञातील वेलीप्रमाणे तिच्यावर मऊ कुश कुशगवत पसरले होते इंद्राच्या वज्रासारखी महान कार्य साधणारी शत्रूंना मारणारी अत्यंत मजबूत मागची बाजू सोनेरी असलेली अशी धनुष्ये टांगून ठेवण्यामुळे ती शोभत होती त्याचप्रमाणे सूर्याच्या किरणामुळे चमकणाऱ्या भात्यात घालून ठेवलेल्या भयंकर झळाळणाऱ्या तोंडाच्या बाळाने ती नागभुवन जसे सर्पाने शोभावे तशी शोभत होती सोन्याच्या म्यानात घातलेल्या तलवारीने आणि नाना प्रकारचे सोने ठिपके असलेल्या ढालीनेही तिची शोभा उठून दिसत होती नाना प्रकारची सोन्याने मढवलेली मगरीच्या कातड्यांची बनवलेली दंडाला बांधण्याची संरक्षक कातडी त्या पूर्णकुटीत लावून ठेवलेली होती सिंहाच्या गुहेवर जशी हरिणाला चढाई करता येत तशी शत्रूंच्या जमावाना दाद न देणारी ती पर्णशाळा होती ईशान्येकडे उतरती होत गेलेली विशाल वेदी आणि तिच्या अग्निजत असलेल्या भरताला त्या पुण्यमय रामनिवासात दिसला तिकडे क्षणभर पाहिल्यानंतर शेजारच्या झोपडीत जटामंडल धारण केलेला ज्येष्ठ बंधू राम भसलेला भरताला दिसला त्याने अंगावर काळ्या मृगाचे कातडी घातले होते आणि तो जाडेफरडे वलकल निसला होता असा अग्नीप्रमाणे तेजस्वी राम जवळच बसलेला त्याला दिसला सागरापर्यंतच्या भूमी प्रदेशाचा पालक धर्माचरणी सरके खांदे बलिष्ट बाहू सरके नेत्र असलेला राम सीतालक्ष्मणासह स्थंडीलावर पसरलेल्या दर्भासनावर ब्रह्म्याप्रमाणे स्थिर बसलेला त्याला दिसला त्याला पाहून श्रीमान भरताला दुःखाचे भरते आल्याने तो कैकळी धर्मात्मा त्याच्याकडे धावला राम दृष्टी स्पटताच व्याकुळ त्याने वाणीने तो विलाप करू लागला आतला उमाना त्याला धैर्य धरून आवडता आला नाही तो बोलू लागला राज्यसभेत अमात्य मंत्र्यांनी ज्याच्या पाठी आदराने बसावे तो हा माझा ज्येष्ठ बंधू पशुंच्या पूर्वी अंगावर घेण्याकरता हजारो वस्त्रे ज्याच्या असायची तो येथे धर्माचरण करीत मृगाजनावर बसावना ज्याने नाना प्रकारची रंगी फुले धारण केली तो हा राघव हा जटाभार कसा धारण करीत असेल शास्त्रोक्त यज्ञ करून ज्याने धर्माचा मोठा संचय केला तो आज शरीर क्लेश सोसून धर्माची उपासना करीत आहे बहुमोल त्या आर्याच्या अंगावर मोळ कासा ठेवा सुखात वाढणाऱ्या रामावर माझ्यामुळे हे दुःख ओढवले आहे किती क्रूर लोकांनी तिरस्कार करावा अशा या जीविताला धिक्कार असो असा विलाप करीत दिन झालेल्या भरताचे मुखकमळ घामाने डबडबले रामाच्या चरणाना न पोचताच रडत रडत तो खाली पडला दुखाने अत्यंत व्याकुळ झालेल्या महाबलवान राजपुत्र भरताने मुखाने पाहून कंठ भरून आल्यामुळे आर्या एवढाच आक्रोश शब्द काढून तो पुढे बोलू शकला नाही शत्रुघ्नानेही रडत रडत रामाचे चरण ठरले त्या उभय आलिंगन देऊन रामानेही अश्रू गाळले ते दोहे राजपुत्र सुमंत्र आणि गुह यांच्यासहण्यात आकाशात शुक्र आणि गुरु यांच्याशी चंद्रसूर्याची भेट हत्येंच्या कळपाच्या नायकासारख्या त्या राजपुत्रांना त्या महारण्यात एकत्र आलेले पाहून तिथल्या सर्व वनवासी लोकांच्या डोळ्यातून हर्ष मावळून अश्रू गळू लागले अयोध्याकांडाचा नव्याण्णव असत